स्कंध सातवा अध्यायनववा पित्याच्या उदरातून मानधाताचा जन्म व्यास म्हणाले राजा जन्मेजया इक्ष्वाकू राजा निर्मोही आणि धार्मिक होता तो नीतीने कारभार करीत असे एकदा अष्टिका श्राद्ध आले इक्ष्वाकू राजा विकुक्षिला म्हणाला हे पुत्रा आज अष्टिका श्राद्ध असल्याने तू सत्वर जाऊन पवित्र असे मांस घेऊन ये विकुक्षी राजाज्ञा पालन करण्यासाठी आपली शस्त्रे घेऊन गेला त्यांनी वराह सुकर मृग आणि ससे यांची आपल्या बाणांनी शिकार केली पण पर तोपर्यंत राजपुत्र अत्यंत श्रमला होता तो भुकेने व्याकुळ झाला तहने त्याचा जीव कासावीस होऊ लागला त्याला त्या दिवशी असलेल्या अष्टिका श्राद्धविधीचे विस्मरण झाले आणि वनातच त्याने एक ससा मारून आपली क्षुधा भागवली उरलेले मांस घेऊन तो राजाकडे आला आणि त्याने आपली संपूर्ण शिकार राजाला दिली मुनी श्रेष्ठ वशिष्ठ अष्टिका श्राद्धाचे पौरोहित्य करीत होते त्यांनी विधीयुक्त आणलेल्या तेव्हा ते पवित्र नाही हे त्यांच्या अंतचक्षुनी उष्टेल्याचा शेष भाग घेऊ नये असा श्राद्ध नियम आहे त्यामुळे वशिष्ठ क्रुद्ध झाले त्यांनी राजाला हे मांस भुक्तशेष असल्याने श्राद्धास अयोग्य झाले आहे असे सांगताचं राजा ही संतप्त झाल्या आपल्या पुत्राच्या हातून हे कुकर्म घडले असून आपल्या श्राद्धविधीचा भंग झाला असे त्याला वाटले त्याने क्रोधायमान होऊन आपल्या पुत्राला देशातून सत्वर हकलून लावले त्यानंतर तो राजपुत्र देशांतरास गेला आणि पुढे शशाद या नावाने तो जगद झाला पित्याचा कोप होऊन वनात गेलेल्या त्या राजपुत्राने वनातील फळे आणि कंदमुळे यावर आपला उदरनिर्वाह केली के आणि अत्यंत धर्मनिष्ठ घालवू लागला असाच काही काळ लोटल्यावर मृत्यू पावला आणि राजपुत्र शशादाला ते राज्य मिळाले अयोध्येच्या राज्यावर येताच त्याने सरयूचे तीरावर अनेक परिपूर्ण असे यज्ञ केले त्याने धर्मतत्पर राहून प्रजेला सुख दिले राजाला ककुस्थ नावाचा एक सुप्रसिद्ध पुत्र लाभला होता त्यालाच इंद्रवाह पुरंजे अशी अनेक नावे कारणा परतवेळाली होती या सर्व नामवि तो प्रसिद्धी पाला, व्यास इक्ष्वाकु कुलाचा इतिहास सांगत होते जन्मे जय तद्रुप्तिने ऐकत ते होता ककुस्थ राजाची कथा ऐकून त्याने शंकित होऊन महर्षी व्यासांना विचारले हे मुनिवर्य ककुस्थ राजाला इंद्रवाह पुरंज इत्यादी वेगवेगळी नावे कशी मिळाली कोणत्या योग्य कारणामुळे त्याला ही नावे प्राप्त झाली ती सर्व कारणे आणि त्यांची सर्व नावे मला आता निवेदन करा खरोखरच ही कथा अद्भुतरम्य आहे व्यास म्हणाले हे जन्मेजया शशांद राजाला स्वर्ग प्राप्त झाल्यावर त्याचा पुत्र ककुस्थ राज्यावर बसला त्यावेळी देव आणि दानव यांच्यात भयंकर युद्ध झाले दानवानी देवांचा पराभव केला त्यामुळे देव दीन झाले आणि त्रैलोक्याधिपती विष्णू शरण गेले तेव्हा तो सनातन भगवान महाविष्णू देवांना म्हणाला हे सुरश्रेष्ठ यावेळी दैत्य बलाढ्य झाले आहेत ते देवांना अजय आहेत तेव्हा तुम्ही सर्वजण शशांक राजाकडे जा आणि देवांसाठी युद्ध सहाय्य मागा तो युद्धात दैत्यांचा नाश करील तो निशय महावीर आहे तो धर्मात्मा असून धुरंधर आहे तोज तुम्हाला यावेळी मदत करेल तो महादेवी पराशक्तीचा उपासक असल्याने त्याला देवी प्रसन्न आहे तिच्या अनुग्रहामुळे तो, तो शत्रुनाशक आज तुम्हाला यश मिळवून देईल असे विष्णूचे बोलणे ऐकताच इंद्र सर्व देवांसह अयोध्येला आला शशांत राजाकडे इंद्रासह सर्व देव आल्यामुळे राजाला आनंद झाला त्याने श्रद्धापूर्वक त्यांचे पूजन केले आणि नम्रतेने देवांपुढे हात जोडून तो धर्मपरायण राजा शशात म्हणाला हे सुरवरानू मी आपली कोणती सेवा करावी आपण आज कोणते निमित्त घेऊन माझ्याकडे आला आहात आपण सत्वर आज्ञा द्यावी म्हणजे मी तसेच वागेन हे देवानू मी आज तुमच्या दर्शनामुळे पुनीत झालो आहे देवांचे दुर्लभ दर्शन आज मला घडले म्हणून माझे जीवन आज सफल झाले आज मी धन्य झालो हे सूरश्रेष्ठानु मानवाला दुष्कर असे कोणतेही काम असले तरी मी ते तडीस आपण मनात किंतू न बाळगता मला सांगा कार्याची व्याप्ती केवढीही असली तरी कार्य पूर्ण केल्या मी राहणार नाही इंद्र म्हणाला हे राजेश्वरा खरोखर तू धन्य आहेस पराशक्तीच्या प्रसादाने तू महाप्रतापवान झाला आहेस असे भगवान विष्णूने आम्हाला सांगितले अजय अशा दैत्यांनी युद्धात आम्हाला पराभूत करून आमची मानहानी केली आहे म्हणून तुझ्या सारख्या देवी भक्ताने सांप्रत भक्ता मदत करावी म्हणून सहाय्य मागण्यास आम्ही तुझकडे आलो हो। आहोत हे राजेंद्रा दैत्यांचा पराभव हो करून तू देवांचा आणि प्रत्यक्ष इंद्राचा सखा हो इंद्राचे भाषण ऐकून शशांत विचारपूर्वक म्हणाला सूर्यश्रेष्ठ हो मी निश्चित असुरांचा नाश करीन पण त्या युद्धात देवराज इंद्राने माझे वाहन झाले पाहिजे इंद्रावर आरूढ होऊन मी युद्धात जाईन आणि विजय मिळवून आणेन हे निश्चित लक्षात घ्या त्यावर देवांमध्ये कुसबूस सुरू झाली देव म्हणाले हे शचीपते आपणाला देवकार्य करायचे आहे तेव्हा मान सन्मान बाजूला ठेवून तू निश्चिंत मनाने शशादाचे वाहन हो कसल्याही प्रकारचा संकोच तू यावेळी मनात बाळगू नकोस तरच हे महान देवकार्य सिद्धीत जाईल पण यावेळी इंद्र फार लज्जित झाला आणि आढेवे घेऊ लागला तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला शशादाचे वाहन होण्यास प्रेरणा दिली प्रत्यक्ष विष्णूंची प्रेरणा होताच इंद्राने भयंकर अशा वृषभाचे रूप घेतले शशाद राजा युद्धासाठी सज्ज होऊन बसला वशिंड म्हणजे कुकद म्हणून राजाला कुकसही नाव प्राप्त झाले इंद्राला वाहन होण्यास लावल्यामुळे शशादाला इंद्रवाह म्हणून नाव लागले पुढे तो वशिंडावर स्वार होऊन दैत्यांशी संग्राम करू लागला दैत्यांचे महानगर पूर, जिंकले म्हणून तो पुरंज या नावाने प्रसिद्ध पराभव हो करून सर्व द्रव्य देवास अर्पण केले आणि युद्ध समाप्त झाल्यावर त्याने आपल्या नगराकडे जाण्याची देवांना परवानगी मागितली अशा तऱ्हेने शशांद राजा आणि इंद्र यांचे सख्य झाले असे दिग्विजय प्राप्त झाल्यामुळे तो ककुस्थ राजा त्रैलोक्यात प्रसिद्धिस पावला आणि त्याचे पुत्र आणि वंशातील राजे ककुस्थ म्हणून विख्यात झाले ककुस्थाला आपल्या धर्मपत्नीपासून अत्यंत बलवान असा पुत्र झाला तो सुद्धा ककुस्थ या नावानेच प्रसिद्ध झाला त्या ककुस्थचा पुत्र वीर्यवान असा पृथ्वी राजा होय पृथुराजा साक्षात विष्णूचा अंश होता आणि कल्याणी पराशक्तीचा उपासक होता विश्वसंधी नावाचा प्रसिद्ध असलेला राजा हा त्या पृथ्वीचा पुत्र होय त्याचा पराक्रमी चंद्र राजा आणि चंद्र पुत्र युवनाश्च हा युवनाश्च्य महा आणि अति राजा होऊन गेला युवनाश्च राजाचा पुत्र शार्वत हा अत्यंत पराक्रमी होता त्याने इंद्रनगरीशी स्पर्धा करील अशी शार्वती नावाची नगरी वसविली तो धर्मात्मा होता त्याचा पुत्र बृहदश्व बुर्धश्व। बृहदशवाचा पुत्र थोर भूपाल कुवलयाश्व म्हणून होऊन गेला तो महापराक्रमी निपजला त्याने पृथ्वीवर धुंधु नावाच्या बलाढ्य दैत्याचा वध केला त्यामुळे तो राजा धुंधुमार या नावाने जगात सुविख्यात झाला पुढे धुंदुमार पुत्र दृढाश्व याने प्रामाणिकपणे राहून पृथ्वीचे पालन केले त्याला हयर्श्व नावाचा उत्कृष्ट पुत्र झाला त्याचा पुत्र निकुंभ याने पृथ्वीचे राज्य केले निकुंभाचा पुत्र बहरणाश्व आणि त्याचा पुत्र, पुत्र कृषाश्व असे हे सर्व प्रसिद्ध राजे होऊन गेले प्रचंड पराक्रमी सत्यप्रेमी असा प्रसेनजीत हा त्या थोर कृषाश्वाचा मुलगा त्याला यवनाश्व नावाचा अत्यंत भाग्यवान पुत्र झाला सुप्रसिद्ध मानधाता हा राजा यवनाश्वाचा पुत्र तो मातृगर्भात उदयास न येता भगवतीच्या प्रसादाने पित्याचे उदरास जन्मास आला तो पित्याचे उदर फोडून बाहेर आला त्याने पराशक्ती भगवतीच्या तृप्तीसाठी एक हजार महातीर्थांच्या ठिकाणी बांधली व्यासमुनींकडून ही अद्भुत घटना ऐकताच जन्मेजय म्हणाला हे व्यासमुने आजपर्यंत अशी असंभाव्य नाही तेव्हा तो सर्वांग सुंदर पुत्र राजाच्या उदरातून कसा बाहेर आला ते आता निवेदन करा मला मांधात्याच्या जन्माचे कारण समजून घेण्याची इच्छा झाली आहे ती घटना आश्चर्यकारक आहे व्यास म्हणाले हे राजा ऐकता यवनाश्वर राजा अत्यंत धार्मिक होता पण त्याच्या पोटी संतान नव्हते त्या राजाला राजा खिन्न आणि उदास होऊन दुःखी मनाने तो एकदा मनात गेला ऋषीचे अनेक पुण्य आश्रम त्याने अवलोव केले त्या संधीत काही दिवस वास्तव्य करीत असता तो ऋषींसमोर अत्यंत उदास होऊन सुस्कारे टाकू लागला शेवटी त्या ऋषी वृंदांना त्याची दया आली ते राजाला म्हणाले राजा सर्व सुखे असताना तू असा शोक विव्हल का तू आपल्या मनातले दुःख निश्चिंत मनाने आम्हाला सांग आम्ही तुझे दुःख दूर करू राजा म्हणाला हे मुनीश्रेष्ठानु मला सर्व सुखे प्राप्त झाली आहेत राज्य आहे वैभव आहे महासाध्वी आणि तेजस्वी अशा शंभर स्त्रिया आहेत त्रैलोक्यात मी अजय असून माझे राजे माझे मांडलिक आहेत माझे मंत्रीजन माझ्या आज्ञेत आहेत तेव्हा अशी सर्व सुखे असूनही हे तापस हो पोटीस पुत्रसंतान नसल्याने मी अत्यंत दुःखी आहे अपुत्राला उत्तम गती प्राप्त होत नाही स्वर्ग मिळत नाही असे शास्त्रवचन आहे म्हणून निपुत्रिक असल्याने मी शोक करीत आहे हे मुनिवार्यानू तुम्ही वेदांचे चिंतन केले असल्याने जाणकार आहात तेव्हा संतान होण्यासाठी मी काय करावे ते सांगा आपण माझ्यावर अनुग्रह करून मला समाधान प्राप्त करून द्या राजाचे शोकमग्न भाषण ऐकून ऋषींना वाईट वाटले त्यांनी ज्या इष्टीत इंद्रदेवता मुख्य आहे अशी इष्टी राजाकडून करवली राजाला पुत्र म्हणून ब्राह्मणांनी त्या इष्टीत उदकाने भरलेला कलश स्थापन केला आणि राजाला पुत्र म्हणून वेदमंत्रांनी त्याचे अभिमंत्रण केले एकदा रात्री राजा तृषाक्रांत झाला असता यज्ञ मंडपात आला सर्व ब्राह्मण झाले होते वास्तविक ब्राह्मणांनी ते जल राजाच्या भारता अभिमंत्रित केले होते राजाने जलप्राशन करून तो कलश पूर्ववत ठेवून दिला दुसऱ्या दिवशी सर्व ब्राह्मण उठून पाहतात तो कलशात जल नाही तेव्हा संशय त्यांनी चौकशी केली राजाने आपण जलपान केल्याचे सांगताच मुनींनी दैव बल श्रेष्ठ आहे असे जाणून नाइलाजाने इष्टी समाप्त केली आणि ते स्वस्थाने निघून गेले पुढे त्या मंत्र मंत्रसामर्थ्यामुळे राजाला गर्भ राहिला पुढे यथावकाश योग्य समय प्राप्त होताच राजाची कूस फोडून तो बाहेर येऊ लागला मंत्रीजनांनी त्या पुत्राला ओढून बाहेर काढले दैव असल्याने राजाला मृत्यू आला नाही पण आता हा पुत्र कोणाचे दूध पील अशा शंकेने राजा आणि मंत्री व्याकुळ झाले तेव्हा तेथे इंद्र प्रकट झाला तो आपली तर्जनी मुलाच्या मुखात घालून म्हणाला माम धास्यती तो मला पील, अशा तऱ्हेने या पुत्राला मानधाता हे नाव प्राप्त झाले तो पृथ्वीवर बलाढ्य राजा म्हणून प्रसिद्ध पावला अध्यायनववा समाप्त